अध्याय सतरावा वर्णाश्रम धर्मनिरूपण उद्धव म्हणाला हे कमलनयन श्रीकृष्णा आपण पूर्वी वर्णाश्रमांचे आचार पाळणाऱ्या माणसांसाठी तसे सर्वच माणसांसाठी तुमच्या भक्तीचे साधन म्हणून जो धर्म सांगितला होता त्या त्या स्वधर्माचे अनुष्ठान कसे केल्याने माणसांना आपली भक्ती प्राप्त होईल ते मला सांगावे हे प्रभू महाबाहो माधवा पूर्वी आपण हंस रूपाने ब्रह्मदेवांना परमधर्माचा उपदेश केला होता हे रिपूद काळ निघून गेल्या कारणाने यावेळी पूर्वी सांगितलेला तो धर्म मृत्यूलोकातून जवळ जवळ नाहीसाल्यासारखाच सा आहे ही अच्युता ब्रह्मदेवाच्या ज्या सभेतही वेदादी कला मूर्तिमंत होऊन विराजमान असतात तेथे सुद्धा आपल्या खेरीज दुसरा कोणीही आपला हा धर्म तयार करणारा तो सांगणारा व त्यांचे रक्षण करणारा नाही मग पृथ्वीवर कसा बरं असेल हे मधुसूदना या धर्माचे प्रवर्तक रक्षण करणारे आणि उपदेशक असे आपणच पृथ्वीवरून निघून गेल्यावर हा लुप्त धर्म कोण सांगेल म्हणून सर्व धर्म जाणणाऱ्या हे प्रभू आपली भक्ती प्राप्य करून देणारा हा धर्म ज्याला जसा आचरणे योग्य आहे तसा सांगावा श्री शुक म्हणतात आपल्या भक्त शिरोमणी उद्धवाने जेव्हा असा प्रश्न विचारला तेव्हा प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णांनी मनुष्यांच्या कल्याणासाठी त्यांना सनातन धर्माचा उपदेश केला भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे उद्धवा तुझा धर्मविषयक प्रश्न सर्व वर्णांच्या आणि आश्रमांच्या माणसांना परम कल्याण स्वरूप अशा मोक्षाची प्राप्ती करून देणार आहे म्हणून मी तुला त्या धर्माविषयी सांगतो ऐक या कल्पाच्या आरंभी सत्ययुगात सर्वांचा हंस नावाचा एकच वर्ण होता त्यावेळी सर्वजण जन्मताच कृतकृत्य होते म्हणूनच त्याचे नाव कृतयुग असेही आहे त्यावेळी फक्त प्रणवच म्हणजे ओंकार वेद होता आणि तपश्चर्या पावित्र्य दया आणि सत्य अशा चार चरणांनी युक्त असा मीच बैलाचे रूप धारण करून केलेला धर्म होतो त्यावेळेचे निष्पाप आणि केवळ तप करणारे लोक शुद्ध अशा माझी उपासना करीत होते हे उद्धवा त्रेता युगाच्या आरंभी माझ्या हृदयातून प्राणांच्या द्वारा ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद असे तीन वेद प्रगट झाले त्यापासून होता अर्धयुग आणि उद्गाता हे कर्मरूप तीन भेद असणाऱ्या यज्ञांच्या रूपाने मी प्रगट झालो विराट पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण बाहूंपासून क्षत्रिय मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्रांची उत्पत्ती झाली त्यांचा स्वधर्म हीच त्यांना ओळखण्याची खून होती विराट पुरुष माझ्या जघनभागापासून गृहस्थाश्रम हृदयापासून ब्रह्मचर्याश्रम वक्षस्थळापासून वानप्रस्थाश्रम आणि डोक्यापासून आश्रमाची उत्पत्ती झाली या वर्ण आणि आश्रमांच्या माणसांचे स्वभाव सुद्धा त्यांच्या जन्माच्या ठिकाणानुसारच उत्तम मध्यम आणि अधम असे झाले शम दम तपश्चर्या पवित्रता संतोष क्षमाशीलता सरळपणा माझी भक्ती दया आणि सत्य हे ब्राह्मण वर्गाचे स्वाभाविक धर्म होत ते बल धैर्य वीरता सहनशील औदार्य आणि ऐश्वर हे क्षत्रिय वर्णाचे स्वाभाविक धर्म होत आस्तिकता दानशुरपणा दंभ नसणे ब्राह्मणांची सेवा करणे आणि धनसंचयाने संतुष्ट न होणे हे वैश्यवर्णाचे स्वाभाविक धर्म होत ब्राह्मण गायी आणि देवतांची निष्कपट भावनेने सेवा करणे आणि त्यातून जे काही मिळेल त्यात संतुष्ट असणे हे शूद्र वर्णाचे स्वाभाविक धर्म होत अपवित्रता खोटे बोलणे चोरी करणे ईश्वर आणि परलोकाची फिकीर न करणे खोटे नाते भांडण करणे काम क्रोध लोभ यांच्या आहारी जाणे हे अंत्येजाचे स्वभाव होत सर्व वर्णांसाठी सर्वसाधारण धर्म हेच आहेत कि मन वाणी आणि शरीराने कोणाचीही हिंसा न करणे सत्यावर अडळ राहणे चोरी न करणे काम क्रोध लोभापासून दूर राहणे आणि मात्रांचे कल्याण होईल तेच करणे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांनी गर्भाधान इत्यादी संस्कारांनी प्रारंभ करून क्रमाने यज्ञोपविस्कार रूप दुसरा जन्म प्राप्त करून गुरुकुलात राहावे तेथे इंद्रियांवर संयम ठेवून आचार्यांनी बोलावल्यावर वेदांचे अध्ययन करावे मेखला मृगचर्म दंड रुद्राक्ष रुद्राक्षमाळ यज्ञोपवीत आणि कमंडलू धारण करावे डोक्यावर जटा ठेवाव्यात दंत धावण आणि वस्त्रे धुणे या गोष्टी हंस म्हणून करू नयेत रंगीत आसनावर बसू नये आसनासाठी कुश वगैरे घ्यावेत स्नान भोजन हवन जप आणि मलमूत्र त्याग करते मौन पाळावे काख आणि गुप्तेंद्रियांजवळील केस काढू नये तसेच नखेही कधी काढू नये पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे स्वत कधीही वीर्यपात करू नये जर कधी वीर्यस्खलन झालेच तर पाण्याने स्नान करून प्राणायाम करून गायत्री मंत्रांचा जप करावा ब्रह्मचार्याने पावित्र पाळून एकाग्रतेने अग्नी, सूर्य आचार्य गाय ब्राह्मण गुरु वृद्धजन आणि देवतांची उपासना करावी तसेच सायंकाळी आणि प्रातक्काळी मौन धारण करून संघोपासना आणि गायत्री मंत्राचा जप करावा आचार्यांना माझे स्वरूप मानावे त्यांचा कधीही अपमान करू नये त्यांना साधारण मनुष्य समजून त्यांच्याकडे दृष्टीने पाहू नये कारण गुरु सर्व देवमय आहेत सकाळ संध्याकाळ भिक्षा मागून आणून ती गुरूंसमोर ठेवावी तसेच इतरही गुरुदेवांना अर्पण करावे त्यांची आज्ञा झाल्यावरच त्याचा उपयोग करावा आचार्य कुठे जात असतील तर त्यांच्या मागे मागे चालावे ते झोपल्यानंतर त्यांच्या झोपावे ते बसले असतील तर त्यांच्या आज्ञेची वाट पाहत हात जोडून जवळच उभे राहावे अशा प्रकारे स्वतःकडे कमीपणा घेऊन शुश्रूषा करून आचार्यांची आज्ञा पालन करण्यात तत्पर असावे विद्याध्ययन संपेपर्यंत सर्व सुखोपभोगांपासून दूर राहून गुरुकुलात या प्रकारे वागत राहावे आणि ब्रह्मचर्य व्रत कधीही खंडित होऊ देऊ नये ब्रह्मचार्याची वेदांच्या निवासस्थानी ब्रह्मलोकात जाण्याची इच्छा असेल तर त्याने जन्मभर नैष्टिक ब्रह्मचर्य पाळून वेदांचे अध्ययन करण्यासाठीच आपले संपूर्ण जीवन आचार्यांच्या सेवेमध्ये समर्पित करावे असा ब्रह्मचारी खरोखर ब्रह्म संपन्न होतो आणि त्याची सर्व नष्ट होतात त्याने अग्नी गुरु आपले शरीर आणि सर्व प्राण्यांचे ठाई मज परमात्म्याची उपासना करावी सर्वत्र सर्व परमात्मा आहे असा ब्रह्मचारी, स्त्रीकडे तिला लांब राहावे मैथून करणाऱ्या प्राण्यांकडे पाहू नये प्रिय उद्धवा शुचिता आचमन स्नान संघोपासना सरळपणा तीर्थ सेवन जप सर्व प्राण्यांच्या ठाई मलाच पाहणे मन वाणी तसेच शरीराचा संयम हे नियम सर्व आश्रमांनाच लागू आहेत अस्पृश्यांना न शिवणे अभक्ष वस्तू न खाणे आणि ज्यांच्याशी बोलू नये त्यांच्याशी न बोलणे हे नियम सुद्धा या सर्वांसाठी आहेत नैष्टिक ब्रह्मचारी ब्राह्मणाने या नियमांचे पालन केल्याने तो अग्निसारखा तेजस्वी होतो तीव्र तपश्चरेमुळे त्याच्या वासना भस्म होऊन जातात अंतःकरण शुद्ध होते आणि तो माझा भक्त होतो प्रिय उद्धवा ब्रह्मचारी जर ग्रहस्थाश्रमात प्रवेश करू इच्छित असेल तर त्याने विधीपूर्वक वेदाध्ययन संपवून गुरूंना दक्षिणा द्यावी आणि त्यांची अनुमती घेऊन समावर्तन संस्कार करावा त्यानंतर ब्रह्मचार्याने ग्रहस्थाश्रमात किंवा मानप्रस्थाश्रमात प्रवेश करावा तो ब्राह्मण असेल तर संन्यास सुद्धा घेऊ शकतो किंवा क्रमाने एका आश्रमातून दुसरे आश्रमात प्रवेश करावा मतपरायण भक्ताने वागू नये स्वीकार करू इच्छणाऱ्याने आपल्याला अनुरूप आणि उत्तम लक्षणाने संपन्न अशा कुलीन कन्येशी विवाह करावा ती वयाने लहान आणि आपल्याच वर्णाची असावी अन्य वर्णाची कन्या वरावयाची असल्यास आपल्याहून खालच्या वर्णाची करावी यज्ञ याग अध्ययन आणि दान करण्याचा अधिकार सर्व द्विजांना आहे परंतु दान घेणे अध्यापन करणे आणि यज्ञाचे पौरोहित्य करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे दान घेण्यामुळे तपश्चर्या तेज आणि यश यांचा रहास होतो असे वाटले तर ब्राह्मणाने अध्यापन आणि यज्ञ करवणे ह्याद्वारेच आपला उदरनिर्वाह करावा किंवा या दोन वृत्तींमध्येही काही दोष वाटत असेल तर ता धान्याची कणसे तोडल्यावर शेतात पडलेले किंवा बाजारात पडलेले दाणे वेचून त्यावर निर्वाह करावा ब्राह्मणाचे हे शरीर तुच्छ विषय भोग भोगण्यासाठी नसून जन्मभर कठीण तपश्चर्या करून शेवटी अनंत आनंद रूप अशा मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठीच आहे जो ब्राह्मण आपल्या महान धर्माचे निष्काम भावाने पालन करतो आणि शेतात तसे बाजारात पडलेले सांडलेले धान्याचे दाणे वेचून त्यावर संतोषपूर्वक आपला उदरनिर्वाह करतो त्याचबरोबर आपले सर्वस्व मला समर्पित करून कोठेही आसक्ती ठेवीत नाही तो घरात राहूनही शांतीरूप असे परमपद प्राप्त करून घेतो संकटात सापडून कष्ट सहन करीत असलेल्या माझ्या ब्राह्मण भक्ताला जे संकटातून सोडवितात त्यांची मी ताबडतोब समुद्रात बुडणाऱ्यांची नाव जशी सुटका करते तशी सर्व आपत्तींमधून सुटका करतो जसा एक गजराज दुसऱ्या हत्तींचे रक्षण करतो त्याप्रमाणे राजाने पित्याप्रमाणे आपल्या सर्व प्रजेचे कष्टांपासून रक्षण करावे उद्धार करावा आणि धीर गंभीर अच्छा राजा सर्व मुक्त तेजस्वी विमानात बसून स्वर्गात जातो आणि इंद्राबरोबर सुखोपभोग घेतो एखादा ब्राह्मण दारिद्र्याने गाजला असेल तर त्याने वैश्यवृत्तीचा आश्रय घेऊन त्या परिस्थितीतून मार्ग काढावा प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले तर तलवार हातात घेऊन क्षत्रिय वृत्तीने आपला उदरनिर्वाह चालवावा परंतु कोणत्याही परिस्थितीत नीच लोकांची सेवा करून पुत्र्यासारखे जगू नये याचप्रमाणे प्रजापालनाने क्षत्रिय आपला उदरनिर्वाह करू शकत नसेल तर त्याने वैश्यवृत्तीने व्यापार करून निर्वाह करावा घोर तर त्याने शिकार प्रतिकूल का वैश्या ने सुधा शुद्रांच से उदर निर्वाह चालवा शूद्राने सुध्ध चटने इत्यादि कामें करीवन चलवा परंतु प्रतिकूल काळ संपताच कनिष्ठ वर्णाच्या वृत्तीने निर्वाह करण्याचा धरू भूतयज्ञ आणि अन्नदानाने अतिथीयज्ञ इत्यादींच्याद्वारे माझे स्वरूप असणारे ऋषी देवता पितर मनुष्य इत्यादींचे दररोज पूजन करावे ग्रहस्थाने दैवाने प्राप्त झालेल्या किंवा मार्गाने मिळवलेल्या धनाने आपले कुटुंबीय किंवा आश्रयाला असलेले नोकर इत्यादींना कोणत्याही प्रकारे पीडा न देता विधीनुसार यज्ञ करावे ग्रहस्थाने कुटुंबामध्ये आसक्त होऊ नये स्वधर्माचरण आणि भगवज्जन करण्याची टाळाटाळ ता करू नये बुद्धिमान माणसाने या जगामध्ये वस्तूंप्रमाणेच परलोकातील भोग सुद्धा नाशवानच आहेत असे समजावे स्त्रीपुत्र आपतेष्ट इत्यादींचा संबंध पाणपोईवर भेटलेल्या वाटसरूंसारखा समजावा प्रत्येक देहात तो वेगवेगळा असतो जसे झोप असेपर्यंतच स्वप्न असते तसा हा देह असेपर्यंतच संबंध असतात असा विचार करून ग्रहस्थाने ग्रहस्थाश्रमात अडकू नये एखादा पाहुणा तात्पुरता राहतो त्याप्रमाणे राहावे जो शरीराबद्दल मी पण आणि घर इत्यादींमध्ये ममता ठेवीत नाही त्याला गृहस्थाश्रम बंधनकारक होत नाही भक्ताने गृहस्थोशीत शास्त्रोक्त कर्मांनी माझी आराधना करीत घरी राहावे किंवा पुत्रवान असेल तर आश्रमात जावे किंवा संन्यास स्वीकारावा जे लोक गृहस्थाश्रमात आसक्त असतात पुत्र धन इत्यादींच्या इच्छेतच अडकून व्याकुळ होतात तसेच मूर्खपणाने स्त्री लंपट आणि कंजूश बनून मी माझे या भावनेमुळे कर्मबंधनाने बांधले जातात ते असा विचार करतात अरे रे माझे आई वडील वृद्ध झाले आहे माझ्या पत्नीची मुले अजून लहान आहेत माझ्याशिवाय अनाथ दिन आणि दुःखी झालेले हे कसे बरे जगतील अचा प्रकारे चित्त तो वासनाने मनुष्य विषय भोग घेऊन कधीही तृप्त होत नाही आणि त्यांचेच मरण समयी चिंतन केल्याने मेल्यानंतर घोर नरकात जाऊन पडतो अध्याय सतरावा समाप्त